पुस्तक नैतिक धर्म लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रस्तावना विल्यम मॅकेंटायर संस्थापक सोसायटी फॉर एथिकल कल्चर यांच्या एथिकल रिलिजन या पुस्तकाद्वारे गांधीजींनी इंडियन ओपिनियनमध्ये एक जानेवारी एकोणीसशे पासून तेवीस फेब्रुवारी एकोणीशे सात पर्यंत गुजरातीमध्ये एक लेखमला लिहिली होती एथिकल रिलिजन हे पुस्तक नॅशनॉलॉज प्रेस शिकागो शिकागोद्वारा अमेरिकेत मार्च 1891 साली आणि नंतर इंग्लंडमध एकोणीशे पाच साली प्रकाशित झाल होत गुजरातीमध्यांधीजींनी पंधरापैकी आठ प्रकरणांचा सारांश लिहिला होता कलेक्टर वर्ष ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाच्या सहाव्या खंडातून प्रकाशित झालखा या लेखाचा मराठी अनुवाद इथं सादर करत आह आजकाल जगात दांभिकता फार वाढली आह माणसाचा जो धर्म असलक्ष त्याच्या केवळ बाह्यस्वरूपाचा माणूस विचार करतो व त्यामुळे तो आपल्या कर्तव्याला चुकतो संपत्तीच्या अतिवोभामुळे संपत्ती मिळवण्याच्या धडपडीमुळे आपण इतरांना किती हानी पोहचवतो वा पोहोचवणार आहोत याचा आपण क्वचितच विचार करतो शैशावस्थेतील कोव्या प्राण्यांना मारून तयार करण्यात आलेले नरम हातमोजे घालण्यात युरोपमधील स्त्रियांना किंचितही संकोच वाटत नाही संपत्ती गोळा करण्याच्या नादात नैतिकतेच्या अनेक नियमांचा भंग करणारे रॉक जगातील सर्वात श्रीमंत गृहस्थ कसे झाले हे आता सर्व जगाला माहीत झाले आह युरोप आणि अमेरिकेत सर्वत्र असेच वातावरण असल्यामुळे अनेक लोक धर्मापासून दूर जाऊ लागले आहेत त्यांचे म्हणणे आहे की आपल्या नावाला -खर जागणारा धर्म जर खरोखर जगात असता तर अशा प्रकारच्या अमर्याद दृष्टपणाचे अस्तित्व राहू शकले नसते हा चुकीचा दृष्टिकोन आहे ज्याप्रमाणे कामगार स्वतःचे दोष न पाहता अवजारांना दृष्णं देतो त्याचप्रमाणे माणूस स्वतःमधील वाईटपणाकडे लक्ष न देता धर्मच फसवा आहे असे म्हणू लागतो व तो मनाला वाटेल त्याप्रमाणे वागू लागतो लोकांचा अशा प्रकारचा कल्प आता असे वाटते की जगातील सर्व धर्म नष्ट होऊन जातील आणि नोक नैतिकतेचा पूर्णपणे त्याग करतील या कल्पनेन मनाचा थरका पुडतो त्यामुळे लोकांना परत धर्ममार्गाकडे वळण्याकरता अमेरिकेतील व युरोपमधील अनेक लोक पुढे आले आहेत व त्याकरिता ते विविध मार्गांनी प्रयत्न करत आहेत सर्व धर्मांचा अभ्यास करण्याकरता ही संस्था स्थापनात आली आह सर्व धर्माचे संशोधन केल्यानंतर असं लक्षात आले की हे धर्म नैतिकतेचे शिक्षण देत नसले तरी त्यांची उभारणी मुख्यत्वे करून नैतिक तत्वांच्या पायावर झाली आहे याचा अर्थ असा की माणूस धर्माचे पालन करो वा न करो नैतिक मूल्याचे पालन करणे हे त्याचे कर्तव्य असते आणि जे लोक नैतिक मूल्याचे पालन करत नाहीत ते ना स्वतःचे भले करू शकतात ना इतरांचे न या जगात स्वतःचे कल्याण करू शकतात न परलोकात सध्या जगात पसरलेला ढोंगीपणा पाहून जे लोक धर्मापासून दूर गेले आहेत त्यांना प्रभावित करून परत धर्माकडे आणणे हा या संस्थेचा हेतू आहे संस्थेचे लोक धर्माच्या मूलभूत तत्वांचा शोध घेतात त्याबद्दल चर्चा करतात आणि सर्व धर्मांमध्ये दिसून येणाऱ्या नैतिक तत्वाबद्दल लेखन करतात व त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करतात या धर्माला ते नैतिक धर्म असे म्हणतात कोणत्याही धर्मावर टीका करणे या संस्थेचे उद्दिष्ट नाही सर्व धर्माचे लोक या संस्थेचे सदस्य होऊ शकतात अशा प्रकारच्या संस्थेचा लाभ असा असतो की सदस्य आपापल्या धर्माचे पालन अधिक काटेकोरपणे करू लागतात व त्यातील नैतिक शिकवणुकीकडे ते अधिक लक्ष देऊ लागतात माणसाने नैतिक तत्वांचे पालन केलेच पाहिजे आणि तसे केले नाही तर जगातील सर्व व्यवस्था नष्ट होऊन अखेरीस सर्व नाशाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही श्री साल्टर हे विद्वान अमेरिकी आह त्यांनी या विषयावर एक अतिशय सुंदर पुस्तक प्रकाशित केले आह त्यामध्ये कोणत्याही एका विश्वधर्माची चर्चा केलिली नसली तरी त्यात विश्वातील विविध धर्मांमधून शिकवण्यात येत असलेल्या नीतित्वांचे विवेचन करण्यात आले आहे त्या शिकवणुकीचा आशय काय आहे ते सांगणारे लेख आम्ही दर आठवड्याला प्रकाशित करणार आहोत लेखक ज्या गोष्टींचा प्रचार करतो त्यानुसार स्वतःही आचरण करतो एवढेच लेखकाबद्दल सांगता येईल वाचकांना आमची एवढीच विनंती आहे की या नैतिक तत्वांमधील जी तत्वे त्यांना पटतील त्यानुसार त्यांनी आचरण करण्याचा प्रयत्न करावा असे झाले तर आमच्या प्रयत्नांचे फळ मिळाले असे आम्हाला वाटेल